आता त्याची काय चूक आहे विचारायची आमच्या त्या देवीच्या तोंडामध्ये शेरभर पेडा म्हणजे किलोभर पेडा सहज आनंदात एका बाजूनी बसतो आणि एका बाजूनी पाचशे पानाचा विडा कुठलेला सहज एका बाजूनी बसतो इतकं मोठं तोंड आहे इथून इतकाच भाग आहे तर तो पूर्ण माझ्या दोन्ही हाताला इकडे तिकडे गेले म्हणजे कानाच्या दोन टोकाला लागावेत आणि माझ्या पूरी उंची इतकी त्या मूर्तीची उंची आहे आणि आहे मूर्ती एवढीच खालची सगळी असती तर तिला किती पायऱ्या लावून त्याची पूजा करावी लागली असती कुणाला माहिती अशी एक नुसतं मुकुटा आणि त्याचा मी प्रत्यक्ष पुजारी सहा वर्ष त्या मूर्तीची जातीय पूजा केली अशा काही काही घटना काही काही ठिकाणी निराळ्या पाहायला ऐकायला मिळतात आणि त्याच्यावरून बाकीच्या गोष्टी ठरवायच्या असतात या तंत्राप्रमाणे भगवान वेदव्यासाच सगळं लिखाण ज्याच्या कोणाच्या नशिबात असत त्याला ते कळत बाकी त्यांनी ऐकावं विसरून जावं नसल्यास काहीतरी तिसरत यावं आमच्याकडे पाहता नाही काही भावना असतात लोकांची फार सांभाळूनच वागलं पाहिजे उगीचे उगीच लोक नमस्कार नाही करत काही आमच्याकडून अपेक्षाही करतात कोण्या एका मुलीनी आमच्या घड्यातली एक शमीची मार पाहिली तिने विचारलं नाही बिचारिण पण तिने आपल्या वडिला सांगितलं यांच्याकडे तुळशीची माळ आहे आणि काल यांनी सांगितलं की तुळशीची माळ घालू नये यांच्याकडे आहे म्हणजे आमच्या बोलण्याचा परिणाम होतो हे तर झालं सिद्ध त्यांनी मला तिकडून वापस येताना विचारलं आमची मुलगी असा असं विचारते मला तिने विचारलं तर चांगलं आहे म्हणजे आमच्याकडे लोकांचं नजर आहे हे सिद्ध आहे परंतु ती माळ तुळशीची नाही ती आमच्याच घरच्या शमीच्या लाकडाची आहे आणि आमच्याच एका पोलीस कॉनिस्टेबलनं केलेली आहे एक मंगलसिंग नावाचा ग्रस्त आहे त्याजवळ काही साधन काही नाही आपला एक कानस घेऊन बसतो आमच्याच झाडाच्या फांद्या त्याला आवडल्या म्हणजे ते काढून घेतो त्या चुकवल्या की ते आधी त्याला छिद्र पाडतो छिद्र पडलं तर त्याचा मणी करतो नाही तर मग त्या भानगडीत येतो पडत करते फडकून गेल तर काय फायदा त्याचा असा एक पोलीस आहे त्याला एक काहीतरी शॉक आहे आणि तो आपला करून देतो चार माळा तशा तयार झालेल्या आहेत या तंत्राप्रमाणे काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सांभाळून राहिलं पाहिजे कारण लोकांची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते आता उद्या मी इथे पुराण सांगण्याकरता आलो चूटबूट घालून आलो नाही म्हणजे साहेब घालतो तुला इथे घालाय करता बसवलंय का तू इथ भारतीय वेशात येऊन बस आमच्या इथे आमचे एक मित्र आमच्या बदली एक दिवस पोती सांगायला गेलो तिथे एक सकुमावशी होती त्या सकुमावशी सांगितलं कशाल करत तिकडे कुठे चालला आज काही पुंडशास्त्री यायचे नाही मी आज पोहोचला तुम्ही आधी घरी जा कपडे बदलून या संताप आला एक बाई मामुली, आणि ती बाई मला दाटते कपडे बदलून या ते बदलू तन तन करत घरी आलं ते गेलंच नाही वापस <laughs> ते बाई न सांगितलं तुम्ही नाही आल आमचं काही आडत नाही आम्ही आजच्या दिवस भजन करू परंतु ते तिथे घरी न जाता माझ्याकडे येऊन त्यानं मला दाटलो तुमच्या बाई आहे अजाबद्दल काय झालो मग त्यांनी सरळ सांगितलं म्हणे खरी कपड़े कपड्यावर या मग तुम्हाला झोडपलं नाही हे भाग्य समजा तुम्हाला झालं काय धडपणी पॅन्ट घालून जायला तू पोथी सांगायला जायचा होता ना मग आजच्या दिवस धोतर निसून गेला असता तर फार बिघडलं असतं का त्या बाईकची काय चूक आहे तिनं व्यासाच्या गादीवर बसवण्याचा माणूस पाहिला असा सूट बूट घालून बसून नाही चालायचा आणि उगीच्या उगी कॉलेजमध्ये काय चालते तू पोथीत काय चालते ते सांग कॉलेज काय सांगतेस या तुला इथे गरज काय तू इथलं वर्णनकार काय करायचं असेल ते बाकी त्याच्या पंचायतीत पडण्याची गरज नाही अशा काही गोष्टी काही पथ्य ठरलेले असतात आणि त्या तंत्राप्रमाणे सांगावं म्हणून जेव्हा केव्हा या वंश विस्ताराचा विचार येतो आणि त्यावेळेला काही कमी जास्त लिहिलेलं असत ते कळण्या इतकी आपल्या बुद्धीची कुवत नसते आणि सांगणे काहीतरी भडक सांगून त्याच्यामुळे विचार बलतेच होतात आणि पोथित असत असा आहे मग आपण केलं तर त्याच्याकरता पोते ऐकायला बसला का असं नसतं म्हणून या भगवान व्यासा पासून पुढे ही सगळी उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मुलं झाली ती माद्री त्यांची जी दुसरी राणी तिला जुळे मुलं झाले ते अश्विनी कुमारांचे अंश आहेत त्याच्यामुळं अश्विनी कुमार देवता दोन असल्यामुळं तिला दोन मुलं झाले मुल आणि एकीला एक यमराजा पासून झाला त्याचं नाव युधिष्ठिर किंवा धर्मराज एक वायू पासून झाले ते भीमसैन आणि तिसरे इंद्रा पासून झाले ते अर्जुन असे त्या भाग्यशाली स्त्रीला तीन मुलं झाले आणि तिने आपल्या जवळचा एक मंत्र आपल्या नवऱ्याच्या सांगण्याकरता आपल्या सवतीला दिला आणि तिला दोन मुलं झाले इकडे गांधारीला शंभर मुलं झाले या वेळेला शंका निर्माण होते काही गप्पा मारत पोटिवाले शंभर पोरो एकदम होत असतात एका बैला असा एका बैला एकदम शंभर झाले असं वर्णन आहे का, का, का। पण वाचत नाहीत वाचलं तर समजून गेले तर भानगडीत पडत नाहीत यांना टीका करण्यापुरते जितके श्लोक जरूर आहेत तितके व्यवस्थित वाचतात बाकीच्या काही भानगडीत पडत नाही ती एक विशिष्ट प्रकारची थैली तयार झाली असं वर्णन आहे आणि तिचे काही विशिष्ट तुकडे करण्यात आले आणि त्या तुकड्यांचा काही विशिष्ट कुंभामध्ये ठेवून काही संस्कार केल्यावर अलग अलग प्रकारचे मुलं हे सुद्धा या दहा वर्षापूर्वी सांगणं कठीण होत आता काही कठीण नाही आता कोण्याही माणसाचं वीर्य कोण्याही स्त्रीला इंजेक्शनच्या माध्यमातून देऊन संतती करता येते तिच्या पोटातली संतती काढून कोणीही बर्णीत कोणी औषधात ठेवून त्याच्यात कोरग तयार करता येत त्याला आईच काही काम नाही अशी सध्याची विज्ञानाची परिस्थिती आहे आजच्या डॉक्टरला जर करता येत तर त्यावेळेला भीष्माच्या देखरेखी खाले तेव्हाचा जर काही डॉक्टरनी असा कोणता प्रयोग केला असेल तर त्याच्यात चमत्कार मानण्यासारखं काय आहे परंतु दुर्योधनाधिक क्षांभ हे झाले आणि युधिष्ठिराधिक पाच इला झाले यांच्यावरच पुढे महाभारत सगळं लिहिलं गेल महाभारत हे निव्वळ एका राजघराण्याचा इतिहास नाही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात रोजच महाभारत चालू असते रोज आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये चांगले संस्कार चार पाच असतात त्यांना पांडव म्हणतात वाईट संस्कार दिवसभरातून शेकडो असतात त्याला कौरव म्हणतात कौरव आणि पांडव एका जागी आले की संघर्ष व्हायचाच नेहमी सत्वगुण तमोगुण एका जागी आला कि संघर्ष व्हायचा या संघर्षामध्ये पहिला विजय तमोगुणाचा कारण त्यांची संख्या जास्त असते त्याच्यामुळे पहिला विजय तमोगुणाचा नंतर सत्वगुणाचा विजय होईल हा बाहेरून आलेले असतो तापून आलेले असतो साहेबांना शिव्या दिलेल्या असतात उजाड झालेले असतो घरी आल्या आल्या बरोबर बातमी येते सासूबाई आजकाल कशी जास्तीच पण पण करते बलतीच वाचते लागलीच आईच्या अंगावर जातो हे बुड तो समजत नाही का महाभारत रोजच चालते रोजच हे काही विषयच नाही आणि ते त्यांच्याकरता सांगणं चाललंय असं नाही आपल्याला भोगायला मिळत आपल्या या पंच ज्ञानेंद्रियावर जिचं केंद्रीकरण तिला सद्बुद्धी म्हणतात ती द्रौपदी ती दि आपल्या शरीरामध्ये आहे हे पंच किंवा पंचज्ञानेंद्रिय हो, यांना पांडव म्हणत असतात आणि नाना प्रकारे बुद्धीला फुटलेले जे पागोरे आणि जे नको असणारे त्यांना कौरव म्हणत असतात हे रोजच आपल्या घरी प्रत्येकाच्या जीवनात महाभारत सुरू असतो आणि ज्या केव्हा ज्याला त्या पंचज्ञानेंद्रियाची ओळख होते ज्याला कुणाला पांडवांची ओळख होते त्याच्यावर श्री कृष्ण कृपा करतात त्या बुद्धीवर श्री कृष्ण कृपा करतात त्या द्रौपदीवर म्हणून महाभारत कोणतरी त्या कौरव पांडवांचा इतिहास नाही आपला इतिहास आहे ते कौरव पांडव निमित्ताला कारणीभूत आहे भगवतगीता अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला सांगितली आहे सगळ्या जगाचं ते तत्वज्ञान आहे ते एकट्या अर्जुनाचं नाही कोणा एका पंथाच नाही कोणा एका संप्रदायाचं नाही नेमणे आम्ही गणेश भक्त आम्हाला भगवतगीतेच काय त्याचे इतकं चांगलं तत्वज्ञान एका जगात कोणतं कोणत्याही गीतेची मांडणी सारखीच असते मग ती भगवद्गीता असो गणेश गीता असो आणखीन कोणत्याही तऱ्हेची गीता शेकडो गीता आहेत ज्याच्यामध्ये भगवत तत्व गायला जातो वेदांत ज्याच्यामध्ये गायला जातो त्याला गीता असं म्हणत असतात मग ती गीता कोण्या संप्रदायाची नसते ती सगळ्यांची असते आणि ते एखाद्याच्या भाग्यात असतो गीता वाचणारे पुष्कळ आहेत पण अठरा अध्याय समजणारे किती आहेत ते समजावे म्हणून माउलीनी त्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिली नऊ हजार ओव्या केल्या सातशे श्लोकाच्या आणि नऊ हजार ओव्यामध्ये नऊ हजार होव्याचं पारायण करा असं चा नाही सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी एक ना एक तरी ओवीची तुम्ही अनुभव घ्या इथे अनुभवाचा पत्ताच नाही त्यानं अठरावा अध्याय वाचला तर मी सोळावा वाचला माझ्या थोड्या ओव्या कमीच पडल्या त्याला पुण्य जास्त लागला असल अरे सोळावाही त्याच्यातलाच होता अठरावाई त्याच्यातलाच होता त्याला पुण्य जास्त लागलं तुझी नुकसान काय झाली जर त्यानं जास्त वाचलं जास्त पुण्य लागलं असेल पण याचा नुसता हे वादावाच आता त्याला भगवद्गीता काय करी आणि त्याला ज्ञानेश्वरीची काय चूक आहे एकूण तुम्ही त्या रसामध्ये बुडा तो आत्मसात करा म्हणजे मग तुम्हाला त्याच मजा समजेल तोपर्यंत काही समजायचं नाही असं या व्यासाच्या लिहिण्याचं तंत्र आहे या तंत्राप्रमाणे या पांडवांच्या वंशामध्ये महाराज युधिष्ठिर जन्माला आले इथपर्यंत हे सगळे अनेक कथा याच्या पूर्वी सांगण्यामध्ये आल्या युधिष्ठिराच्या पुष्कळ कथा सांगण्यात आल्या युधिष्ठिर ज्या वेळेला वनवासामध्ये आहेत त्यावेळेला एक वर्षाचा काळ तुमच्या या मोरगावात गेला या पांडवांचं कृष्णाचं नातं या मोरगाववाल्याला तरी विसरता यायचं नाही बाकीच्या कुणाला विसरता आलं तर आलं पण तुम्हा लोकांना विसरता यायचं नाही इथे पांडव वनवासाचा आखरीच्या वर्षात या मोरगावला होते इथून खाले ते विराट नगरामध्ये उतरले आणि तिथे निर्विघ्नपणे या गणेशाच्या कृपेनं त्यांचं सगळं वर्ष न ओळखू येता पार पडलं ती माणसं इतकी अद्भुत होती आणि सहा ही एकाच जागी राहायचं असा नियम होता या सहा मध्ये भीमाच्या गळ्यात काही पाठी लावायची गरज नसेल याला पैलवान म्हणा असं काही पाठी त्याचा काही जय जय कार्यकर्ता असतील का लोक तो चालला म्हणजे कळायचाच चा चा की हा पैलवानच आहे नाही म्हणजे तो पहलवान गेला पुढे त्याची ताकद मागवून यायला ताकद मागवूनच असते का पैलवानाच्या बरोबरच पैलवानांची ताकद असते आणि पैलवानाचं बळ पैलवानाच्या बरोबरच असत असा भीमसेन हा आहे याच्या काही सीआयडी फार गरज होती का कोणालाही कळत असे नकून अति साजरे होते सहदेव अति बुद्धिमान होते अर्जुन तर काय प्रति इंद्रच होते त्यांची तर काही बरोबरीच शब्दानी करताच यायची नाही कोणतीच इतकं अप्रतिम काम होत आणि महाराज धर्म एका राजाच्या हाताखाले आश्रित म्हणून राहायला आले पण त्यांचे सगळ्या शरीरावरचे लक्षण इतके अप्रतिम होते कि राजा विराट आपल्या अस्थाऊन उठून पुढे आला चारसा पावलो आणि विचारतो हा पृथ्वी पती मनुष्य असला पाहिजे हा असा पैदल कसा चालतो आणि काय आहे कोण आहे म्हणून विचारला सांगायचं नाही आपला परिचय द्यायचा नाही देवी द्रौपदी हिला सुंदर म्हणा असं काही काम असेल का जाहिरात करायची आजच्या द्रौपदीच्या केसा करता अकराशे रुपयाचा रोजचा खर्च आला म्हणे हे जे महाभारत दाखवलं होतं या वेळा द्रौपदीचे केस अकरा अकराशे रुपयाचं रोजच ते गंगावन होत साइटच्या वेळा निराळ दाखवत असत असं त्याच वर्णन आलेले अर्थात तिचे जाती या केस त्या मानाने कशा असतील थोडा विचार करा आणि मग ते सांगावं लागत असेल का कुठली सम्राज्ञी आहे परंतु इथली कृपा झाली या पांडवेश्वरला त्यांचा मुक्काम होता वर्षभर आणि पांडवेश्वर राहिल्यामुळं तिथे त्यांनी गणेश गया केली तर राजा पंडू त्या रणातून मुक्त झाले ते आणि मग भगवान गणेशाच्या आदेशाप्रमाणे खाले विराट नगरात उतरले पांडव समयी विराट नगरी जिला मनती वाई आणि पवित्र कृष्णा सरिता जीचे चरण धूत वाई असं या तुमच्या वाईचं पूर्वी वर्णन केलेलं आहे आता जे हे वाई शहर आहे राज्यपाठ शाळेवाली वाई तुमची या वाईला पूर्वी विराट नगरी म्हणत असत मतमतांतर पुष्कळ आहेत प्रत्येक ग्रंथावरच आहेत या महाभारतावर तर चिकारच परंतु पूर्वी या वाईला विराट नगरी म्हणण्याची पद्धत होती आणि पांडव भगवान गणेशाच्या कृपेनं एका जागी राहून सुद्धा ओळखू आले नाहीत ते ओळखू न येण्याचं सगळ्यात मोठ एक कारण होत अशा काही कथा या पुराणा फक्त उदाहरणाकरता म्हणून घेतल्या बाकी सगळ्या महाभारताकडे गरज न एक दिवस वीरश्रेष्ठ अर्जुन इंद्रा पाने इंद्रा घरी नर्ष अर्जुन गैरहजर होते वनवास मध्य पांच वर्ष तो एकटे स्वर्ग स्वर्ग सग मोट भूषण देवी पूर्वशी नृत्य करता है महाराज अर्जुन पहता है एक तक तल्ली नून पाहतायत इंद्र स्वतःच्या तंत्राप्रमाणे कल्पना करतो अर्जुनाला ही बाई पसंत पडली असली पाहिजे आपला भावनाच आहे आणि ही सामुदायिक स्त्री आहे आज ही अर्जुनाच्या सेवेत पाठवायला काही हरकत नाही आणि ती स्वर्गभूषण असणारी देवी उर्बशी महाराज अर्जुनाकडे संध्याकाळी आली अर्जुन उठून उभे राहिले एकदम सामोरे गेले सांगितलं आई आपण इथे येण्याचे कष्ट का घेतले मला कुठेही निरोप पाठवला असता मी आपल्या सेवेला तिथे हजर झालो असतो ती छाट झाली बाई ती आली कशा करता हा बोल तो काय पागल असा का याच्या तोंडातून छटक्यात नि आला आई साहेब आई तू शुद्धीवर आहेस का मग तू माझ्याकडे किती तल्लीन पाहत होतास माझ्या नृत्याच्या वेळेला हो ते खरंच आहे पण मी का पाहत होतो महाराज पुरुरव्याची आपण स्त्री आमच्या वंशाची तुमच्यापासून निर्मिती झाली आहे माझ्या वंशाची मूळ स्त्री तू आहेस आणि तुझ्यापासून राजा आयु जन्माला आला त्याच्या कांदारीत आम्ही लोक का जन्माला आलो म्हणून मी माझ्या वंशाची आद्य स्त्री या दृष्टीनं तुझ्याकडे पाहत होतो तुला दुर्दैवानं हे भलतच काय घेरलो तू भलतीच काय अपेक्षा करून आलीस ती बाई सत्ताप्ली काही वाईट अजूनही काही चांगलं होत असते ती ना सटक्यात साप दिला तू नपू शक तो अर्जुन म्हणजे नर आहे नर एकटा अर्जुन नर बाकीचे सगळे आत्ता जितके नर म्हणून माणसं असतील हे अर्धवट कारण अर्जुनाला स्तन नाहीत बघेर स्तनाचा असेल तो नर घोडा आणि अर्जुन हे दोनच प्राणी नर बाकी सगळे अर्धवट स्त्री अर्धवट पुरुष ुषातही स्त्रियांचे पुष्कळ गुण आहेत आणि स्त्रियामध्येही बहादूर पुष्कळ स्त्री आहेत असे सगळे तो विषय निरा जेव्हा उर्वशीने शाप दिला तेव्हा अर्जुन अतिशय दुःखी झाले हे आग झालं काहीतरी देवराज इंद्राला हे कळलं इंद्राने सांगितलं जे होते ते चांगल्या करताच होते मस्त तिने नको शाप द्यायला पण दिला त्याच्यातूनही काही चांगलं निघेल ते एकच वर्ष चालेल पुढे तो शाप तुला काही त्रास देणार नाही एक वर्ष जेव्हा तू नपुंसक वेशामध्ये राशी तेव्हा सगळ्या सी आय डीचा एक सारखा या पांडवांना शोधण्याचा खटाटो या अर्जुना अर्जुनामुळे व्यर्थ ठरला सहा एकाच जागी रावे हे ठरलं होतं आणि विश्वविख्यात महापुरुष कधीतरी पायात चाळ बांधून नाधिनधिन नागर पोरीना नाश शिकवत बसेल ही कोणी सीआयडीच्या डोक्यात कल्पना आली नाही अर्जुन हिजणा ब्रांजूती खात तो शाप या वर ठरला परंतु त्या उर्वशीकडे आई या भावनेनी भारताचाच माणूस पाहू शकतो बाकी कुठल्याही माणसाला असं पाहता येत नाही त्याकरता इथलं गंगेचं पाणी प्यावं लागतं इथे यमुनेचं पाणी प्यावं लागतं गोदावरीचं पाणी प्यावं लागतं तेव्हा ही कल्पना येत आणि आता ज्या वाक्याने सगळ्या सभा सुरू होतात ते विश्वम एका साधूच्या तोंडातून निघालाय सुरू होतात उपस्थित बंधू आणि उपस्थित, उपस्थित सगळ्या स्त्रिया भगिनी हे फक्त विवेकानंद म्हणू शकले बाकी कुणालाही म्हणता नाही आणि उपेक्षित म्हणून जे त्या सिगाकोला गेले होते एका बाईच्या कृपेनं पाच मिनिटाचा वेळ मिळाला होताल टाळ्या पडल्या आणि स्वामीजी खाली बसले म्हणलं का आपण बोलत का नाही पाच मिनिटाचा वेळ दिला आणि तो टाळ्या वाजवण्यात घ्याल आता मला वेळच नाही मी बोलणार केव्हा आणि त्याच परिषदेमध्ये पुढे सत्तावीस दिवस यांच भाषण झालं आणि या सत्तावीस दिवसात यांनी शून्य या विषयावर तीन तीन तास बोलले आणि त्यांच्या बाकीचे रटार पटार भाषण आधी आटकून घ्यायचे आणि स्वामीजी मारून ठेवायचं म्हणून समाज सगळा बसवून राहिला त्यांना विचारण्यात आलं तुम्ही या शून्यावर किती बोला जन्मभर बोले की उपेक्षित विषय पाच मिनिटाकरता दिला हा महात्मा म्हणतो मी जन्मभर बोलश असत शून्य म्हणजे गणेश बिंदू म्हणजे गणेश याच्यावर किती बोलता येते याचा काही अंतपार नाही निदान या तीन अक्षरावर मी प्रयत्न करून पाहिला आहे तीन तास जर रोज बोललो तर साधारण बारा वर्ष टान टाण बोलतायत मला माझ्यापेक्षा आणखी भक्कम एकापेक्षा एक पडू नयेत एकाहून चढ एका, एका जगामध्ये असा प्रचंड विषय आहे आणि याला म्हणायचं गणेश म्हणून एका जणाला आम्ही सूचना केली की तू गणेश हा विषय घेऊन पीएचडी हो शाहपूर का आमचा ऐकून गणेश विषय घेऊन पीएच डी झाला डॉक्टर झाला आणि त्याचा ज्या वेळा पु ल सत्कार केला अप्पा जोशी मी सगळेजण होतो त्यांनी सांगितलं पहिला हाक तुम्ही त्या माणसाला घाला ते बसले आहेत अप्पा जोशीच्या जवळ त्यांनी मला ही सूचना केली की गणेश विषयी घेऊन पीएचडी वा आणि ते आणखीन मला शिकवू शकतात मी जरी इतका प्रबंध इतके पानं तरी यांच्याजवळ काही निराळच आहे आणि त्या मोरगावला मी यांचं प्रवचन ऐकून मलाही वाटलो की गणेश या विषयावर पीएच डी करता येते पहिल्यांदा त्याला मोठा चमत्कार वाटला की यात गणेश या विषयावर पीएचडी करता येते म्हणून भगवान व्यास याच्यावरच भगवान व्यास झाले ती पीएचडी नाही तर का किती लिहिता शून्यावर होमवर किती लिहिता <त्ति> किती <कण> लिहिता येईल जितकं भाषा शास्त्र आहे तितकं सगळं लिहिता येईल किती बोलता येईल जितकी त्या बोलणे वाल्याच्या था, जवळ ताकद आहे तितक बोलता येईल इतका हा विषय प्रचंड आहे नाही म्हणत रोजच्या रोज त्याच ते काय बोलायचं कळलं काय काही तेच ते म्हणजे पण काही काही असतात गाव म्हणलं की तिथे असतात तेच काय ऐकायचं तेच ते रोज तीस ती पोरण तेच ती आहे ना त्याच्यात काही बदल नाही ना रोजचा निराळा मग भगवत तत्व ऐकण्यामध्ये बदल असल्याचं काय कारण आहे म्हणून जन्म भार भारत भागवत रामायण ऐकतच राहिलं पाहिजे ते नसत ते रोज निराळ असत आणि कुंडे नवम पया हा पिंडे पिंढे मधील भिन्न हा प्रत्येक माणसाच्या जवळ बुद्धी निराळी असते आणि प्रत्येक कुंडातलं पाणी स्वतंत्र असत जरी पाणीच असलं दिसायला तरी त्याचे गुणधर्म निराळे असतात त्यामुळं कुणाच्या तोंडातून काय ऐकायला मिळेल याचा काही नियम नाही आणि त्यांनी अशी कधीच आय करता उपयोगी नाही की मला जे समजलं ते आता समजत समजावलं शब्दशास्त्र मोठं ते धन आहे या तंत्राप्रमाणे भगवान वेदव्यास भगवत गीतेच्या माध्यमातून श्री कृष्णाच्या मुखातून ज्ञान सांगतात इथे जेव्हा मोरगाव सोडायचा प्रसंग पांडवावर आला त्यांच्याजवळ ताकद असेल ते सहज पांडवेश्वरला राहत असतील तरी रोजची इथे पूजा करायला येत असतील अतिशय शांत होतो कोणाचा गोंगाट नव्हता काही नाही माझ्या लहानपणी नव्हतं मी इथे दहा बारा वर्ष आनंदात एकटा देवळात राहत होतो रस्त्यामध्ये विचारतो म्हटलं तरी कोणी द्वारेयात्रेच्या वेळेला दिसत नव्हतो रस्ता चुकला म्हणजे आपलं ते भोगावं सगळं आणि पुन्हा रस्त्यावर यावं माणसं सापडायचे नाही असा एक काळ या मोरगावचा शांततेचा आत्ता आतापर्यंत होता आत्ताच तो बिघडला पांडवाच्या वेळेला ते शांत असेल याच्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण सहजच असेल पांडवेश्वरला ते राहत असत आणि इथे रोज पूजा वगैरे करण्याकरता येत असत त्या काळी इथली मूर्ती पुढच्या काळाला सगळ्यांना सुखकारक होणार नाही तिची पूजा अर्चा तितकी व्यवस्थित चालणार नाही म्हणून मधली जी, जी स्थापन केलेली पंचरत्नाच्या सूर्याची मूर्ती आहे म्हणजे पंचरत्नाचा किस केलेला आहे आणि त्याच्या रेतीची पहिली मूर्ती त्या पंचेश्वरांनी स्थापन केलेली आहे पण त्याच्यावरच हे लुकट आणि आत्ताची मूर्ती महाराज धर्मानी भगवान श्री कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे वेदव्यास महाराज जवळ असताना इथली मूर्ती बसवली आहे इतकं या बोरगावच्या तंत्रामध्ये श्री कृष्णाचं आणि पांडवांचं साही आहे अत्ताची मूर्ती धर्मराजाच्या हातची आहे आणि ती श्री कृष्णाच्या कल्पनेप्रमाणे तयार झालेली आहे आणि ती वेदव्यासानी व्यासानी बसवलेली आहे याचं पौरोहित्य त्यावेळा भगवान व्यासानी केलं असेल आणि ती प्रतिष्ठा आज श्री कृष्णाच्या झालेली इतका श्रीकृष्णाचा पांडवांचा आणि मोरगावाल्यांचा संबंध आहे ते काय ऐकायचं कृष्णाचं चरित्र कुणाचं ऐकायचं कुंडशास्त्रीचं काही चरित्र आहे का श्री कृष्णाचं ऐकायचं नाही ऐकायचं कुणाचं म्हणून सगळ्या गोष्टी विचार करत जा उभी, उभी करत तुम्छी तुम्छी त्या उभी कशाला डोळे मोडत जाऊ नका आणि निष्काळ कशाची इंगल करत जाऊ नका सगळा विचार करून ऐका आणि मग त्यात कमी जास्त काय तुमची तुमची बुद्धी तुम्हाला निर्णय देईल आणि त्याप्रमाणे तो निर्णय घ्या असं एक पांडवांचं चरित्र सांगणं चाललं याच पांडवांच्या वंशात म्हणजे या चंद्रवंशाची एक शाखा त्याला यदुवंश असं म्हणू लागले या यदुवंशामध्येच श्रीकृष्ण चंद्र जन्माला आले परंतु श्री कृष्णाकरता आत्ता सांगणं चाललं नाही ही श्रीकृष्ण ही कथा धर्मराजाला सांगतायत श्री कृष्ण म्हणतात राजन आमच्या वंशात एक कृतवी नावाचा राजा जन्माला आला याच्या बापाचं नाव भीम या भीम नावाच्या राजाला कृतवी नावाचा मुलगा झाला आणि या कृतवीर्यापासून कार्तवीर जन्माला आले या कृतवी राजानी चतुर्थी प्रसिद्धी लाडली वद्य चतुर्थीची प्रसिद्धी राजा कृतवीर्यापासून झाली त्या राजाला पुष्कळ वर्ष संतती नव्हती आत्ता ही शंका आहेच पूर्वी होती मानव जीवन तसेपर्यंत ही शंका राहील आम्ही इतकं करतो पण आम्हाला काही फळ मिळत नाही इतकं म्हणजे काय इतकं करतो म्हणजे काय पूर्वी आधी पाप किती केलं याची काही घणती तुमच्या जवळ आहे का जर एखादं भांडव रद्दी झालेलं आहे तर त्याला किती घासलं म्हणजे ते स्वच्छ होईल त्याच काही प्रमाण आहे की नाही असं जेव्हा आपलं दैव पूर्वीच्या कुसंस्काराने रद्दी झालेली असत मळक झालेलं असत तेव्हा या सुसंस्काराच्या माध्यमातून त्याला उजळण्याकरता कितक्या वेळ घासलं म्हणजे काम होत पण लोक ओरडतात अहो मी इतकं करतो बाकीचा काहीच करत नाही तो मजेत आहे पण तो काहीच करत नाही म्हणजे यावेळेला करत नसेल कदाचित त्यांनी पूर्वी काहीच करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मुंबईमध्ये हजारहा लोक आहेत की ज्यांच्या घरी एक बिल्लसभर जमीन नाही आणि त्यांच्या घरी हापूसच्या करंड्या आहेत आता इतका हापूस आंबा त्याच्याकडे येतो कुठून यानं कोण्या तरी जन्मात कोणाला तरी खाऊ घातला त्याचं जे पुण्य संग्रहाल आहे ते आज त्या शेठजीला भोगायला मिळत आहे आणि जरी त्याच्याजवळ एक विधवार जमीन नाही आणि एकही आंब्याचं झाड नाही तरी करंड्या मात्र त्याच्या घरी आहेत आणि ज्याच्या घरी झाड आहेत तो त्याचे पैसे जास्त मिळतात म्हणून या शेडजीला विकतो आणि नुसतं झाड त्याच्या घरी आहे हे तर ज्याच त्याच दैव आहे आणि त्या दैवाप्रमाणे त्याला फळ घ्यावे लागतात अशीच आपली रोजच्या वागण्याची पद्धत आहे या राजानी नाना प्रकारचे व्रत उपवा जप तप साधन सगळं काही केलं पण मुलगा नाही ते नाही काही विशेष मर्यादेपर्यंत गेल म्हणजे भगवान त्याची दखल घेत वर्षी नारदा आला याची दया आली नारद नेहमी फिरत राहतात आणि लोको धारक काही लोकांचं भाग्य उदयाला आला तर नारदाचं दर्शन होत नारद दिसले की नारदाच्या भोकाल मागे पुढे कुठेतरी भगवान असतोच मग भगवंताच्या दर्शनाला वेळ लागत नाही म्हणून गुरु मिळायला वेळ लागतो गुरुचं दर्शन व्हायला वेळ लागतो देवाचं दर्शन व्हायला वेळ लागत नाही आपल्याला गुरुचीच योग्यता कळत नाही गुरुच कळत नाही म्हणून मग देव कळत नाही नारद महाराज त्या राजाला तो ब्रम्हलोकात राहत होता भीम त्याला सांगितलं तुझा पोरगा कृत कृत वीर्य हा मरायला टेकला आहे आणि त्याला संतती नाही म्हणजे तुझा वंश खंडित राहायची वेळ आली नारद फार बोलत बसत नाही त्यांना वेळही नसतो गरजही नसते पण नारद थोडं बोलले की बेचाईनच करून टाकतात आणि नुसत्या बोलण्यानी हजारो लढाया नारदानी तयार केल्या आणि स्वतःला एक बाण न लागता लांब उभा राहून पायड्या मेले बलतेच, जगले तिसरेच आनंद चौथ्याने बोगला आणि उपद्व्याप नारदानी केला असा चांगला वक्ता काही करू शकत असतो आणि त्याच्या भाषणामध्ये मोठ तेच असतर्षी नारदानी सांगितल्या बरोबर राजा ब्रह्माजी महाराजाकडे आता ब्रम्हलोकातच राहत होता त्यांनी ब्रह्माजीचे पाय धरले की माझा मुलगा असा असा निपुत्री मरायची वेळ आली आहे काही दया करा ब्रह्माजी म्हणतात जसं कराव तसं भरावं तुझा मुलगा पूर्व पूर्वजन्मामध्ये एक अतिशय मोठा लुटारू होता त्यांनी बारा ब्राह्मण चतुर्थीला मारले त्याला त्या दिवशी चतुर्थी आहे ही कल्पना सुद्धा नव्हती तो सहज शिकारी करता गेला दिवसभर थांबलाय काही खायला प्यायला मिळालं नाही संध्याकाळी घरी येण्याकरता निघालाय रस्त्याने काही ब्राह्मण चालताना दिसले यांच्या काहीतरी असेलच म्हणून एकदम त्यांच्यावर हमला केला आणि पाहता पाहता त्यांनी बारा ब्राह्मण मारून टाकले त्यांच्या काय होत ते घेऊन घरी आला तो पर्यंत चंद्रोदय झाला चंद्रोदयापर्यंत न खाता पिता राहिला चतुर्थीला बारा ब्राह्मणही मारले जसं न खाता पिता जाणीव नसताना व्रत झालो तस जाणीव नसताना पापही झालो या दोन्ही गोष्टी त्याच दिवशी झाल्या त्या व्रताच जे पुण्य त्याच्यानी हा राजकुमार झाला आणि त्यावेळेला मारलेले जे ब्राह्मण त्याच्यामुळे निपुत्रिक झाला असं पूर्वीच पाप पुण्य घेऊन आपण जन्माला येत असतो सगळे बँकेचे पुस्तके इथल्या राहतात सगळ्यांच्या घरच्या तिजोऱ्या बिजोऱ्या सगळ्या तिथेच राहतात सुभाषितांनी त्याचं फार साजरा वर्णन केलाय धनंच भूमो त्या काळी अशा बँका नव्हत्या त्याच्यामुळे सगळा पैसा जमिनीत ठेवत असतो पोरगा कसा निघेल कसा उडवेल याचा नियम नाही म्हणून खात्री होईपर्यंत पोराला द्रव्य कुठं आहे हे सांगायचं नाही म्हणून ते आणि हा गप्पन मारायचा म्हणून धनंच भूम ते धन सगळं जमिनीतच राहायचं पशवाश्च गोष्ट अ ती घोडे चांगले चांगले जरी असले तरी ते, ते गोठ्यातच जुलत राहायचे कांताग्रहद्वारे मायको फार लाडकी फार साजरी तिला सोडून क्षणभर करमत नाही पण समजा हा मिळेला तर ती फार फार तर रडत दारापर्यंत येत कांताग्रहद्वारे जनस्मशान आहे लोक येतात रस्त्यात बोलतात तिथलं वैराग्य असतं थोड्या वेळ पुरतो झटका येतो वैराग्याचा कोणीतरी म्हणतो बिडी बिडी करा दुसरं म्हणतो इथं पण त्या जागी बरं नाही तर नाही तिसऱ्या म्हणतो आपण लाकडे यायला चार घट्ट लागतील असं मग जवळपास हाट्याला एक का पाठीतून <laughs> काय होते मग चाय तुम्ही तू म्हणजे काही नाही त्या मेल्याची कोणालाच काही परवा नाही यांना पुन्हा घरी जायला पाहिजे की नाही खाल्या पिल्ल्याशिवाय काय करणार विचारे त्याच्यामुळे जरा स्मशान आणि देह्चिताम ज्या नाना प्रकारच्या करा लावल्या आहेत साबणी लावल्या रोज केवढ मॉलिश केलंय कसं घासून घाललाय हा सगळा काजू किस खाऊ घातलेला देह चितेपर्यंत साथ करतो त्याच्या पलीकडे तो देह येत नाही आपल्या बरोबर आणि परलोक मार्ग कर्मानुभव गे जीव एक हा एकटा जीव आपलं काय आहे पाप पुण्य ते बरोबर घेऊ परलोकाला जातो आणि मग त्याच्या माध्यमातून इथे दुसऱ्या जन्मात ते सुख ते दुःख भोगतो त्यावेळेला असं वाटतं मी तर काही केलं नाही अरे या जन्मात केलं नाही पण पूर्वी कधीतरी गंमतपण एखाद्या वेळा डोळसपणाने प्रत्येकाकडे पा कोणतरी माणसानी तुमचे काहीतरी पैसे बुडवलेले असतात ती त्याला कल्पना नसते तो मरतो म्हणजे फिटलं का ते कर्ज तो दुसऱ्या जन्मात बैल होतो आणि हे त्या बैलाला नटवून या त्याच्या पुढे आपला बाजपत्र काहीतरी पाच पाच पैसे पाच पाच पैसे याचे पैसे फिटेपर्यंत तो बैल राहतो याचे पैसे फिटले की बैल मरतो ते मागच्या जन्मात घेतलेलं कर्ज असं वसूल होत असते अशा काही गोष्टी काही निर्णाऱ्या पद्धतीनं पाहायला मिळतात प्रत्येकाकडे असं जरा थोडं लक्ष देऊन पाहिलं म्हणजे मग माणसाला कळत की याचे प्रत्येकात ज्ञान असत अशा तंत्रात एकटा काय सुखदुःखाला बरोबर घेऊन आपल्या सुखरदुष्कृताला घेऊन हा जीवात्मा स्वर्गात नरकात कुठे जायचा तो जात अति मोठ्या साधूंच्या संगतीला राहिलं म्हणजे ज्याला सर्वसामान्य लोक अति चांगलं म्हणतात स्वर्ग त्यालाही त्या महात्म्यांच्या दृष्टीनं काही किंमत नसते ते त्याला नरकच समजतात ते सुख भोगण्याचा एक विशिष्ट भाग एवढाच त्यांचं म्हणणं ते म्हणतात सुखम दुःख हे मनाच्या घडे आहेत बाहरून सुख दुःख नाही आपल्याच मनाने आपणाला सुखदुःख होत असतं असं मधल्या दोन प्रवचनात याच्याबद्दल थोडस जरा सांगण्यात आलं होतो, आता पुन्हा त्याचा वेळ घेण्याचं काही कारण नाही सुख दुःख बाहेरून मिळत नाही दुःख आपणाला मिळालं पाहिजे म्हणून इथे जितके आत्ता बसून आहेत बाया माणस लहान मोठे सगळे याच्यापैकी एकाने केव्हा तरी कोणतं तरी कबूल केला का कि उद्या मी बीमार पडलो तो सत्यविनायक करी बोललय कोणी कोणी ही दुःख मागत नसत सगळ्या दुनियाला सुखाची अपेक्षा असते दुःखाची कुणालाही नसते पण दुःख न मागता उरावर येऊन पडतो आणि सुख असलेलं जातो जवळ असलेलं जात हे सगळं आपल्या कर्माने होत या तंत्रा कर्म हे स्वत निर्माण केलेलं असत आणि त्याला प्रारब्ध म्हणतात पूर्वी आरब्द झालेलं ते या वेळेला भोगावं लागत असत म्हणून कोण्याच गोष्टीची ताबडतोब विचार दारा तुमच्या डोक्यात ठेवू नका हे असं कसं होतंय हे इतकं केल्यानंतर इतका त्रास कसा होतो इतकं केलं म्हणजे काय केलं इतका त्रास होतो म्हणजे काय होतो असा कधी विचार केला का आणि मग तसा विचार जेव्हा होतो तेव्हा तो म्हणतो काही नाही सुख असलं तरी तेही त्याज्यच या सुखदुखाच्या पलीकडे जो जातो तो मुक्त होतो हे या राजाच्या दृष्टीनं भगवान ब्रह्माजी महाराज लोकांना सांगतात त्यांनी सांगितलं तू एक काम कर तुझ्या मुलाला चतुर्थीला केलेलं पाप चतुर्थीनच नष्ट होईल दुसऱ्या तिथीमध्ये ती ताकत नाही त्यामुळं त्याला चतुर्थ्या करायला सांग ब्रह्मदेवानी चतुर्थी कशी करायची हे त्या राजाला सांगितलं राजाने लिहून घेतलं आणि ते पुस्तक आपल्या मुलाच्या स्वप्नात दर्शन देऊन त्याच्या हातात दिलं की आतापर्यंत तू पुष्कळ व्रता उपवास केलाय आता आम्ही सांगतो त्याप्रमाणे हे व्रत त्या त्या कर हे कोणीतरी शहाण्या माणसाला दाखवून त्याच्याकडून समजून घे आणि त्याप्रमाणे कर या राजानी आपल्या हातात पुस्तक पाहून जेव्हा जाग आला तेव्हा हा साक्षात्कार आहे असं याला वाटत झोपेतून उठल्यानंतर काहीतरी गोष्ट आपल्या समोर प्रत्यक्ष असणं म्हणजे साक्षात्कार काहीच नसणं म्हणजे स्वप्न आणि फलत्या स्तरेने दचकून उभीच आरडाओरडा करत उठणं याला भ्रम म्हणावा अशा तीन गोष्टी झोपेमध्ये होतात एखादा माणूस चांगला मजेदार गादीवर झोपलेला एकदम मोठ्याने हो ओरडत उठतो काय झालो काहीतरी मला बंदच वाटलं आनंद आहे एखाद्याला काहीतरी आनंद वाटतो कुठेतरी काश्मीरची ट्रीप होतय हा इथं त्या पोत्यावर पडलेला याला म्हणायचं स्वप्न आणि त्यात काहीतरी प्रत्यक्ष हातात दिसणं याला म्हणायचं साक्षात एकदम झोपेतून उठलाय हातात पुस्तक आहे आनंदाला वारावार नाही पिताजी महाराज संपून किती दिवस झाले आणि तरी माझ्यावर अद्याप कृपा करतात मला एक पुस्तक आणून देतात शहाण्या माणसाला विचार म्हणून सांगतात दुसऱ्या दिवशी दरबारमध्ये त्या काळात सगळ्यात अग्रगण्य शहाणे भगवान वशेष्ठ त्यांना सांगण्यात आलं रात्री असं असं मला एक स्वप्न पडलो हे पुस्तक माझ्या हातात पिताजीने दिलो आणि पिताजी गुप्त झाले यात काय आहे ते आपण मला समजावून सांगा वशिष्ठानी ते वाचलं सांगितलं राजा भाग्यशाली आहे त्याच्या चतुर्थी व्रत लिहिलेला वशिष्ठानी ते समजावून सांगितलं आणि राजाने ते चतुर्थी व्रत केले आता काही के। बांधव राहिलं परंतु त्या व्रताचा परिणाम राणी गर्भवती झाली बारा चतुर्थ्याधी बारा ब्रह्महत्य करता गेल्या आणि तेरावी चतुर्थी झाल्यावर राणी गर्भवती राहिली ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर सुद्धा तेरा कराव्या लागल्या इतल्या काही स्त्रिया भगवंताला पागल बनवण्याकरता मिठाच्या मोदकाचा व्रत करतात मोदक हिनच केलेले असतात हिला नक्की माहीत असतो मिठाचा कोणता आहे आणि खव्याच्या पूर्णाचे कोणते आहेत याची हिला चांगली कल्पना असते हिच पोट भरेपर्यंत मिठाचा हिच्या हातात येत नाही आणि मिठाचा आला की पुढचे खायचे नाही बुद्धी पतीला निर्बुद्ध करायच्या मागे लोक लागतात असत असेल मजा चालली आहे याच बाईनं हे मोदक तयार केले हिचं पोट भरेपर्यंत हिच्या हातात मिठाचा येतो कशाला आणि तिचं पोट भरणं तिला खाणं शक्य नसलं कि मिठाच तिचं मिठाच आलं कि इथं थांबलो कुणावरून सज्जांना सज्जाल बोलल्याप्रमाणे आहे बर बिचारीला मिठाचा लागला मिठाचा लागला म्हणजे तिने ठरवलंच होता पोट भरल्याचे लागायचा तेरावी चतुर्थी झाल्यानंतर त्याच फळ दिसल राणी गर्भवती राहिली राणी विशिष्ट वेळेवर प्रसूत झाली आणि आस्त पाद विवर जीत असं पोरग झालो ही घटना आहे ब्रह्मदेवानी व्रत सांगाव। ब्रह्म लोकातल्या त्या पवित्र तम राजानी लिहून घ्यावं इथं वशिष्ठ महाराजांनी समजावून सांगावं राजानी ते व्रत करावं कृतवी त्याच्या पोटी पोरगा जन्माला यावा तो बिन पायाचा ही घटना घडली आहे प्रत्यक्षात राजा थक्क झालाय कस काय चमत्कार आहे कस कस झालं वशिष्ठाना विचारलं महाराज हे काय असं कस आता काय करायचं या पोराचा जन्माचा उत्सव करायचा की दुःख करायचं वशिष्ठ म्हणतात जे घडत चे ते ईश्वर इच्छेनच घडत आज रात्री तुला याचा अंदाज लागेल काय झालं रात्री त्या राजाला एक स्वप्न पडलं या स्वप्नात भगवान दत्तात्रय आले आणि दत्त महाराज सांगतात राजन या पोराला बारा वर्ष तू असाच राहतेस दत्त संप्रदायक बारा वर्षाचं फार महत्व आणि त्यांना काही किंमत वाटत नाही कोणालाही बारा वर्ष खटकात सांगतात तुम्ही तर बारा वर्षाचा पकड बघ त्याला बारा तास कठीण आहे त्याला बारा वर्ष एका सिद्धीला सांगायचं एका जवळ सगळे फळबिळ आणून देवत जा आणि याला सांगायचं आहे पण या दृष्टी वळली इकडे तिकडे कि ते दगड उरावर पडला म्हणून समजून तू मेलाच आता ते दत्तानच बसवलेलं असल्यामुळं ते टिकायचं ते बिचारा त्या दगडाकडे भात सारखं त्या सिद्धीने आणलेल्या फळाचा सगळा वास सुटायचा आणि त्याच्यावर हात जगायचा दत्ताची इच्छा यानं बारा वर्ष इथून उठून बस आणि एकदा एका एक जागी बसायचं ठरलं की आपोआपच बाकीचे नियम सगळेच पाळले जातात माणूस जेव्हा खाण्यापिण्याचे नियम मोडतो तेव्हा दुसरे मोडतात म्हणून काय खायचं काय प्यायचं याच्यावरचे फार मोठे बंधन आहेत आणि त्याचे जे खूप निर्णय विचार केलेले आहेत ते उगीच केलेले नाहीत फार विचार करून केले आहेत कुणाच्या हातचं खावं कुणाच्या हातचं खाऊ नाही याचाही विचार झालेला आहे म्हणजे त्याच्याच हातचं खाल्लं की माणसाला कधी समाधी लागायची नाही उलट फार झालं त्याची समाधी होईल म्हणून कोणाच्या हातच खायचं कसं खायचं किती खायचं काय खायचं या सगळ्यांचे खूप विचार केले आहेत आणि यदन्नम बक्षाय नित्यम बुद्धीर भवती ज्याचं अन्न माणूस रोज खातो बुद्धी त्याची म्हणून कुणाकडच घ्यायचं नाही घ्यायचं वगैरे वगैरे पुष्कळ विचार आहेत पहिल्यांदा आम्ही तिथे गेल्या असते माहीत नसते काय ते ता, ता, ता, ग्याएचा, ग्याएचा, बगरे, बगरे, का शिदा येतो शिदा सप्परी कांदा लाल पलांड भक्षणात पुनरुपनयनाम ब्राह्मणानी कांदा खाल्ला की त्याची पुन्हा मुंज केली पाहिजे ब्राह्मणाला कांदा त्याच ज्या आता हा रोजच दहादा खायचा याच्या मुंज किती वेळ करायची <laughs> <laughs> काय करायचं याच म्हणजे काय कोणी खावं याच्यामध्ये ब्राह्मणाने कांदा खाल्ला की ब्राह्मणच बाब रक्टता होत ते क्षत्रियाला वैशाला शूद्राला चालेल ब्राह्मणाला नाही चालायचं का नाही चालायचं याला पुढे अनुष्ठाना करता बसायचा आहे आणि तो प्रकार बसू देत नाही एका जागी शांत चित्तानी म्हणून कोणी कोणता आर घ्यावा याचा विचार विशिष्ट प्रकारे केला या राजाला दत्त महाराज म्हणतात हा पोरगा तू बारा वर्ष आजच राहू दे नंतर मी त्याला काय करायचं ते पाहिजे बारा वर्ष बिन हाता पायाच हे पोरग तसंच राहिलं बिचार आता राजकुमारच असल्यामुळे सगळी त्याची व्यवस्था असेलच बारा वर्षानंतर दत्त महाराज त्याला घेऊन एका विशिष्ट जंगलात आले तिथे त्याच्या भोक्ताल एक परिखा खोदून घेतली मोठी मोठा एक खंडक खोदला तिथे बाहेर त्याच्या काही पाऱ्या करता काही माणसं बसवायचे ते बसवले याला सांगितलं इथे पडून राहू का आणि बारा वर्ष जपकार गणेशाक्षरी मंत्राचा म्हणजे तुझ काम होईल महाराज कार्तवीर पद्मालयाला बारा वर्ष तपकर्ते झाले बारा वर्षानंतर परमात्मा गणेश प्रसन्न झाले ते विद्रुमेश नावानी प्रसन्न झाले पोहळ्याचा गणपती राजाला दिसला राजाने त्या ठिकाणी जी मूर्ती मांडली ती पोहळ्याची म्हणून त्या गणेशाचं नाव विद्रुमेश विद्रुम म्हणजे विद्रु पोहळ इथे या रंगाप्रमाणे त्याला गणेशाच दर्शन झालं आणि तिथे दर्शन झाल्यानंतर राजानी सांगितलं मला तर सगळंच मिळालं आपल्या दर्शनाने पण माझ्या आई बापाची इच्छा पूर्ण होण्याकरता माझ शरीर सांग व्हावं व्यवस्थित व्हावं भगवान म्हणतात तुझ्यासारखा अप्रतिम मनुष्य आता पृथ्वीवर कोणीच असेल तू एकटाच एकटा तुला तु त्रैलोक्य गमनाची शक्ती मिळेल स्वर्ग मृत्यू पाहता तुला कुठे जाता येईल अर्जुन म्हणून तुझी विश्वामध्ये प्रसिद्धी होईल तुझे दोनच हाताच था, काम करतील आणि तुला सहस्रार्जुन ही पदवी प्राप्त होई। हे दत्त महाराजांचे पुढे शिष्य दत्तानी या नाना प्रकारचे तंत्रशास्त्र समजावून सांगितले आणि सहस्रार्जुन दत्त संवाद असे कितीतरी पुस्तक आहे साबरी तंत्र डामरी तंत्र कात्यायनी तंत्र वगैरे वगैरे सगळा दत्त संवाद आहे आणि तो त्या राजा कातवीर्या झालेला हा कृतविर्याचा पोरगा म्हणून याचं नाव कातवी यांनी दत्त महाराजाला विचारलं की मुला इतकं तप करताना हे असं का झालं दत्त म्हणतात राजन कामनिक अनुष्ठानामध्ये थोडी जरी चूक झाली तरी फळ मिळण्यामध्ये चूक होईल जेव्हा केव्हा तुम्ही काही न मागताना मोरगावला येऊन दर्शन घेऊन जा तेव्हा त्या नग्न भैरवाच्या यादीत तुमचा विचार होईल पण मला पोरग झालं पाहिजे म्हणून आला आणि पाच चक्रा करायच्या होत्या पण थकला तीनच केल्या भगवान म्हणजे बर पोराला दोन पाय जा जागी एकच दे काय बिघडलं म्हणून जेवा कामनी करायचं तेव्हा कोणतीही चूक होता उपयोगी नाही दत्त म्हणतात राजन तू रात्री चतुर्थीला जागर केला पण जिंबिदांच्या पुन्हा पुन्हा बार बार सांभाळ्या कि आणि आचबन केलं नाही त्याचं हे पाप किती थोडी झालेली चूक हळ केवढ विचित्र निराळ मिळाल नुसत्या जांभळ्या झाल्याबरोबर आचमान केलं नाही पूर्वी आपल्या इथे काही करायचं असलं की आचमनावर मोठा जोर आचमनानी प्रकृती फार चांगली राहते